अहम जो आहे तो सहा मध्ये अहम सहा मध्ये सोहम भावना उपस्थित केली होती की सोहम ही जी भावना आहे ती भावना अध्यस्थ आहे आणि तुम्ही अध्यस्थालाच असं धरून चाललात की काहीतरी गरज होतो म्हणून हे इथपर्यंत बरोबर आहे सोहम अध्यस्थ ही गोष्ट खरी आहे पण पुढचा जो विचार आहे त्या विचाराने जेव्हा अहम सहामध्ये विलीन होतो त्यावेळेस त्याचं अध्यस्थ पण संपत आणि अध्यस्थ अधिष्ठानामध्ये विलीन होतात सिद्धांत आहे अध्यक्षाला अधिष्ठानाशिवाय सत्ता नाही सोहम हे जे अध्यस्थ आहे त्याला सुद्धा अधिष्ठानाशिवाय सत्ता नाही आणि अशा दृष्टीने म्हटलं जातं की प्रत्येक रज्जूवर दिसणारा सर्प हा रज्जुरूपच आहे किंवा सर्प हा नह सर्प रजुरूप आहे आणि सर्प रजुरूप आहे ह्यालाच काय म्हणायचं सर्प रजुरूप आहे कारण रज्जू जो असेल तर सर्प दिसणार नाही सर्प दिसतो म्हणून रज्जू असलीच पाहिजे म्हणून सर्प आणि रज्जू दोन्ही एक असल्यामुळे सर्प सुद्धा रज्जुरूप आहे ह्याला म्हणायचं अनवय असेल कठीण आहे तुम्ही सतत म्हणत काय आलो रज्जू सत्य आहे आणि सर्प व्यथा आहे पण एक दृष्टी असं सांगते की जो सर्प आहे तो सुद्धा सत्य आहे कारण रज्जूचा सत्यत्वाचा सर्पामध्ये काय झालेला आहे अत्या झालेला आहे पण बघितलं तर सर्पाला सत्य म्हणायला काय हरकत आहे सर्पाला सत्य म्हणायला काय हरकत आहे कशाच्या दृष्टीने अधिष्ठान सापेक्ष सत्य आहे अधिष्ठानरपेक्ष सत्य नाही आहे आणि रज्जू जे आहे अध्यक्ष निरपेक्ष सत्य आहे आता दोन फरक लक्षात आला सर्प जो आहे तो अधिष्ठान सापेक्ष सत्यत्व आहे सर्पाला रज्जू सापेक्ष सत्यत्व आहे पण रज्जूला सर्पनिरपेक्ष सत्यत्व आहे आता रज्जू अधिष्ठान रज्जूला तर अधिष्ठान कुणी दिलं शेतकऱ्याच्या दारामध्ये रज्जू पडलेली होती तो अंधारातून आला त्याला असं दिसलं की ते सर्प आहे त्याने बॅटरीचा प्रकाश टाकला आणि त्याला मग रुज्जू दिसली मग त्याने असा विचार केला की रज्जूच्या अधिष्ठानावरती मला सर्प दिसला मग त्याने ते अधिष्ठान उचललं आणि व्हिज बांधली कशाने त्यास त्या शेतकऱ्याने त्या अधिष्ठानाने भैस बांधली आता अधिष्ठानाने भैस बांधली काहीच बांधली आता दोरी बांधली मग त्या दोरीला अधिष्ठान कुठपर्यंत आहे जोपर्यंत अभ्यास होतो तोपर्यंत त्याला अधिष्ठान्व आहे ज्या क्षणे अभ्यास केला त्या क्षणी अधिष्ठान्दा संपलं म्हणून ब्रह्म अधिष्ठान सुद्धा नाही आता काय वर्षानुवर्ष गोखलंय अधिष्ठान हे वर्षानुवर्ष गोखलं आहे ते बरोबर आहे कारण एका हत्तीपर्यंत असंच गोखलं पाहिजे एका हत्तीपर्यंत असंच गोखल्याशिवाय सर्पाविषयी वैराग्य निर्माण होत नाही आता त्याचा हेतूही लक्षात येईल असं घोकायचं असतं के तसा तसा जगत, के की रज्जूवरती सर्प जसं आद्यस्त तसं ब्रह्मावरती जगत आद्यस्त आणि अध्यस्थ पदार्थ स्वतः सज्ज लक्षण अनिर्वचनीय विख्या ज्ञाननिवर्तीय वाद अशा पद्धतीचे सगळे असतात म्हणून त्याच्याविषयी वैराग्य निर्माण होईपर्यंत ती धारणा अगदी बरोबर आहे आणि वैराग्य निर्माण झाल्यानंतर आत्ताची धारणा खरं कारण रज्जूला अधिष्ठाना तो कुठे गेलो सर्प सापेक्षा आहे आणि सर्व निरपेक्ष रज्जू अधिष्ठान सुद्धा नाही तसं जगनिरपेक्ष आणि ते मी आहे असा अनुभव केला की जग अजात आहे जग नाहीच झालेलं त्याला अजातवाद असं म्हणतात ते आहे एक उडी आहे म्हणतात एक पुढची उडी आहे क्वांटम जम्प म्हणतात मोठी बघत जो ब्रह्म जाणतो तो ब्रह्मच होतो ब्रह्मवेत ब्रह्मैव ब्रह्म ब्रह्म सारखा होत नाही श्रुती जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य भावना रूप आहे असं म्हणणे एकमेकांशी विसंगत होईल म्हणून जीव आणि ब्रह्म ऐक्य भावना रूप नाही तर ते वास्तव आहे भावना रूप कुठपर्यंत आहे साधन चालू आहे तोपर्यंत ती भावना आहे तो एक भाव आहे मी जपलेला एक भाव आहे मी ब्रह्म आहे हा जपलेला भाव आहे पण हा जपलेला भाव नष्ट होतो किंवा ज्या वेळेला अहम सहा मध्ये विलून होतो विचारानं विचारानं अहम सहामध्ये विलीन करावा आणि विचारानंच तो विलीन करावा ध्यानामध्ये विधून होतो पण ध्यान संपल्यानंतर ध्यानातून जागा आलं जागा झालं की पुन्हा सगळं पहिल्यासारखं होत म्हणून ध्यान आणि विचार ह्यामध्ये विचार हा अनंत पोटीने श्रेष्ठ आहे समाधीचा अभ्यास आणि विचार यामध्ये विचार अनंतपटीने श्रेष्ठ आहे कारण समाधीतून जाग आल्यानंतर पुन्हा सगळ्या गोष्टी पहिल्यासारख्या होतात योग वासिष्ठातल्या कथेप्रमाणे तर योगवासिष्ठातली कथा जरा प्रतिकूल आहे तीन तासाची बैठक असते आमची असा हरकत नाही पण तीन तासाच्या बैठकीनंतर जर पुन्हा सगळं पहिल्यासारखं असेल तर तीन तासाची ती बैठक आणि झोप यामध्ये काही फरक पडत नाही का सांगावं लागतं ब्रह्मविद्या ही विचाराची विद्या आहे दुसऱ्या कशाची विद्या, विद्या नाही ठामपणाने पुरेपुरीने सर्वांनी सांगितलं तरी सुद्धा आम्हाला असं वाटतं होतं त्यावेळेला तरी ते काही वेळ असेल बुधक त्या वेळेला जीव आणि ब्रह्म ऐक्याचा अनुभव येतो गोष्ट खरी आहे त्यावेळापुरता आनंद मिळतो ही गोष्ट खरी आहे त्यावेळेपुरतं समाधान शांती तृप्तीचा अनुभव आहे तो गोष्ट खरी आहे पण युथान झाल्यानंतर व्युत्न झाल्यानंतर सगळं त्या सगळं पुन्हा फायद्यासारखं होत म्हणून mm. हिमालयात हजार वर्ष तपश्चपेला बसलेले मला वाटतं ऐकायला फार काय असलो मी हिमालयन मास्टर नावाचा एक मोठा ग्रंथ आहे कोणी पाचशे वर्ष बसले कोणी सातशे वर्ष बसले कोणी वायू भक्षण करून बसलेत कुणी कसं बसलेत कुणी कसं बसले आता असं सगळं वाटलं ते असं वाटत खरं हेच हे जे आहे ते खरं आहे आणि बाकीच सगळं हे सगळं गंथ गुंत कसं आहे कुठं असं वाटायला लागत आता साधा विचारमध्ये समजा ते पाचशे वर्षाची तपश्चर्या असेल अशी कल्पना तू आज मी पाचशे वर्षाच्या तपश्चर्यासाठी हिमालयात जाऊ शकतो का आज मला पाचशे वर्ष उपलब्ध आहेत का विचार केला सत्तराव्या वर्षी पाचशे वर्ष उपलब्ध होण्याची शक्यता नाही आणि सत्तराव्या वर्षी ध्यानाला बसवून एक्सटेंडेड आयुष्य ध्यानाच्या बळावर किंवा योगाच्या बळावर मिळण्याची सुद्धा शक्यता नाही याचा आम्ही विचार केला सर्वात महत्वाची गोष्ट आज मी माझ्या परिस्थितीत काय करू शकतो याला फार मोठं महत्व आहे आणि साधकाने नेमका हाच विचार केला म्हणजे माझ्या परिस्थितीत मी आज काय करू शकतो हे साधकाच्या दृष्टीने अत्यंत मौल्यवान विचार आहे कुणी काय केलं हा विचार आज आमच्या दृष्टीने अजिबात मौल्यवान नाही आणि दुसऱ्याने केलेल्या गोष्टी आम्ही नुसतं वाचत राहिलो ऐकत राहिलो आणि त्याच कौतुक करत राहिलो तर मी आज जे केलं पाहिजे ते करण्यापासून मोकल्याशिवाय समर्थांचा आदर्श माझ आहे का समर्थांच्या शिकवणीचा आदर्श आहे त्याचं उत्तर पार समर्थ आठव्या वर्षी विश्वाची चिंता करत होते आता मी आठव्या वर्षी विश्वाची चिंता कशी करणार आज पासष्टव्या वर्षी म्हणजे समर्थ जसे वागले तसं वागणं हे मला आदर्श होऊ शकत नाही त्यांनी बाराव्या वर्षी तपश्याने केली नदीत उभं आज मी करणार आहे का म्हणजे बाराव्या वर्षी तपश्व्याला सुरवात करता येणार आहे का अरे संतांचं जे चरित्र आहे त्या चरित्र आमच्यासमोर आदर्श नसतंच शिकवणं मात्र शंभर टक्के आणि आम्ही आम्ही रमतो कशामध्ये काय किती हो किती मोठी आज आठ वर्षाच्या मला सांगा तू विश्वाची चिंता कर म्हणजे काय करेल होतो समजा आदर्श आहे असं मानलं आज आठ वर्षाची पाच पन्नास मला गोळाकार आणताना सांगा तुम्ही विश्वाची चिंता करायला सुरुवात करा हे उपजत लागतं हे आतून लागतं हे मूळच लागतं हे शिकवण होणार्या गोष्टी नाहीत हे जे आमच्या लक्षात आलं तर आम्हाला कळेल त्यांची शिकवण आदर्श आहे दालबोध आम्हाला एकदम शंभर टक्के आदर्श आहे त्यांची चरित्र आदर्श नसतात आणि हे जे लक्षात आलं नाही तर त्यांचे गोडवे गाण्यामध्ये त्यांनी टिपून जाण्यामध्ये त्याने आश्चर्यचकित होण्यामध्ये आमच्या आयुष्याचा काळ खर्च होण्याची शक्यता आहे आणि असं न होता मी काय करू शकतो आज माझ्या परिस्थितीत हे पॉझिटिव्ह आहे ही पॉझिटिव्ह थिंकिंग आहे हे पॉझिटिव्ह थिंकिंग असेल तर ते फार उपयोग पडत आणि असं नसेल तर तळा वाजवण्यापिकडे फारसा काय हातून मिळत छोटी जीव आणि बंग भावन रूप आहे असं म्हणणे एकमेकांशी विषद होत होईल म्हणून ब्रह्म आणि त्याचे ज्ञान याचा कोणत्याही युक्तीने कार्यपदार्थामध्ये समावेश होतो असं सिद्ध करणे शक्य नाही याचा अर्थ आहे की ब्रह्मज्ञान ह्या कारणा कारणाने म्हणजे विद्याच्या कारणाने ब्रह्मज्ञान एक कार्य निर्माण होत तु। पुन्हा पुन्हा तिथे सांगायचं बजावून सांगायचं की ब्रह्मविद्येच्या कारणाने ब्रह्मज्ञानाचं कार्य ब्रह्मानुभवाचं कार्य होणार नाही म्हणून ब्रह्मविद्या हे कारण नाही ब्रम्हज्ञानाचं मग कशाचं कारण आहे अविद्यानिवृत्तीचं कारण आहे इतकं बजावून सांगायचं एकच कारण आहे की तुमच्या कोणत्याही कृतीने ब्रम्हज्ञान होणार नाही ब्रह्म अकृत्रिम आहे आपल्याला सांगत नाही अध्रुवे प्राप्तही लोकतात अध्रुव जे असत त्याने ध्रुवाची प्राप्ती होणार जे अनित्य असतं त्या अनित्याने नित्याची प्राप्ती होणार तुम्ही मनाने केलेली कोणतीही साधना मन अनित्य असल्यामुळे साधना कशी ठरणार आहे आणि अनित्याने अनित्याची निवृत्ती करायची अनित्याने अनित्याची निवृत्ती करायची अनित्य मनाच्या सहाय्याने अनित्य अनित्येची निवृत्ती करायची आणि त्याचा परिणाम म्हणून मी जो पुढचा आहे त्याचा आपल्याला अनुभव त्याचा परिणाम म्हणून म्हणून म्हणून त्याचा कार्य नाहीये म्हणून नित्य आहे अनित्य साधना मन करता मन साधना करत का बुद्धी साधना करते का चित्त साधना करत का या सगळ्याच उत्तर शास्त्र माहित असेल तर याचे प्रश्नाची उत्तर मिळतात शास्त्र माहित नसेल तर या प्रश्नाचे उत्तरच मिळत नाही चित्त साधना करतात साभास चित्त साधना करतं आणि साभास चित्ताने साधना केली की त्या साभास चित्त आपल्या मुळामध्ये जाऊन आभास आहे तो आभास आपल्या मुळामध्ये जो विलीन होतो मग पाहूया आपण असे आपण या नाव दोन आपण एक आपण आहे त्याला म्हणतात चिदाभास दुसरा आपण आहे त्याला म्हणतात कुटुंच म्हणजे आत्म हा चिदाभास जेव्हा आत्मरूपामध्ये विलीन होतो तेव्हा साधना त्याला म्हणतात ती साधना पूर्ण होऊन जाते जो चिदाभास आत्मरूप आहे तो चिदाभास आत्मरूपामध्ये विलीन झाला कि जे व्हायला पाहिजे हो हो ते होत जे व्हायला पाहिजे ते होत ते होय त्या नाम जे काही हो काय होय या संबंधी काही बोलत नाही आणि ते बोलत नसतील आणि आम्ही बोलत असू तर ज्ञानेश्वर महाराज काही बोलत नाही आणि देशमुख बोलता असं असेल तर समजायला हरकत नाही हे ज्ञानेश्वर महाराजांपेक्षा फार शहाणे झालेले आहे त्याची उपासना केली जाते ते ब्रह्म नव्हे हा विषय कि ज्याची उपासना केली जाते ते ब्रह्म असणं शक्य नाही कारण अनुपास्य उपासना कोणाची करायची असते उपासना कोणाची करायची नियम आहे की उपासना दे ही देवी ईश्वराच्या अवताराची करायची असते एक किंवा सूर्यासारख्या आलंबनाची असते एक सूर्यासारखं अलंबना आम्ही स्वीकारतो किंवा ओंकारासारखं आलंबना मी स्वीकारतो नामासारखं आलंबना आम्ही स्वीकारतो अशी आलंबनाची उपासना होते तर निरालंब उपासना करणं कठीण आहे म्हणून आलंबनाची उपासना असते नेहमी उपासनेचा विषय हा नेहमी अलंबन असतो वस्तू जी आहे म्हणजे ब्रह्म आहे हा उपासनेचा विषय कधीच होणार नाही कारण उपास्य जे आहे ते साकार असल्याशिवाय त्याची उपासना होत ब्रह्म निराकार निराकार क्रमाची उपासना होणं अशक्य आहे म्हणून साकार उपासनेच्या साह्याने सगुणाची आधारे निर्गुण पावेजे निर्धारे सार असचारे त्या ओळीमध्ये फार जादू आहे या समर्थ्यांच्या ओळीत मोठी जादू आहे सगुणाचे नाही आधारे निर्गुण पावे निर्धारे सार असार विचारे सगुण असार निर्गुणते आता ते हरिपाठातली जोडी बसून घ्यायची आणि हरिपाठातली जोडी बसवून घेतली की आपल्याला कळतं सगुण आसार आहे निर्गुण सार आहे हा एकदा निर्णय झाला निर्गुण गोम्म निश्चळ अंतरी बिंबले असं म्हणत नाही सगुण गोमते निश्चळ अंतरी बिंबले कारण सगुण बह्म निश्चळ नाहीच आहे हे कसं आहे ते चंचल आहे मग असं कसं म्हणतील म्हणून अंतिम जे साध्य आहे ज्याला साध्य म्हणायचं असेल तर ते साध्य नाहीच आहे अंतिम जो आहे त्याचा संबंध निर्गुण अशीच निर्गुण तेच ब्रह्म तुझा ज्याची उपासना केली जाते ते ब्रह्म नाही कोणाला असं वाटेल की ब्रह्म हे जर मन वाणी त्या ठिकाणी कळत नाही तर ते शास्त्राने कसे कळते पुण्यात मनाने जर कळत नसेल वाणीला जरी कळत नसेल तर शास्त्राने तरी कसं कळेल कारण शास्त्र कानाने ऐकणार शास्त्रीय कानाने ऐकल्यानंतर मन शास्त्रारुढ होणार शास्त्रावर आरूढ कोण येत शास्त्र समजावून कोण घेणार आहे शास्त्र बुद्धी समजावून गेली आता बुद्धी सुद्धा अचेतन आहे बुद्धी सुद्धा जड आहे शास्त्र ही जड आहे बुद्धीही जड आहे मग शास्त्र समजवून घेणारी जी बुद्धी आहे त्या बुद्धीला ब्रह्मज्ञान होईल कसं शंका घेणारे सुद्धा कशा असतात सूक्ष्म सूक्ष्म अभ्यास केलेले असतात शंका घेणारे सूक्ष्म अभ्यास केले असतात त्याचे उत्तर असे की पण पहिल्यासारखाच उत्तर अविद्या नाशाचं काम फक्त बुद्धी जेव्हा शास्त्रसंपन्न होते त्यावेळेला ती बुद्धी विचार आणि अविद्येची निवृत्ती करते आणि शास्त्रसंपन्न बुद्धीने विचार आणि अविद्येची निवृत्ती केली की नित्य प्राप्तची प्राप्ती इतकं सगळं सारखं का सांगतात तेच तेच विषय पुन्हा पुन्हा समजावून जात याच कारण आहे आम्हाला काहीतरी करून काहीतरी मिळत असं आजपर्यंत आयुष्यभर आम्ही काहीतरी केल्याशिवाय काहीतरी मिळत नाही असं शंभर टक्के आमचं ठरलेलं आहे संबंध आयुष्य आमचं त्याच्यातच गेलं हे तू मिळवलंस ना मग काय केलं यासाठी पहिला प्रश्न असतो हे तू मिळवलंस मग तू काय केलंस असं असं केलं आणि असं असं मिळालं सगळं आयुष्य असं केलेलं आहे आणि त्यामुळे त्याच धर्तीवर आम्हाला असं वाटेल की काहीतरी करून हे ज्ञान होईल त्या आमच्या सवयीचा विचार करून शास्त्रकार सातत्याने तेच तेच पुनर्पणा सांगतात की कोणत्याही गोष्टीच्या कृतीने ब्रह्मज्ञान होणार नाही अवैद्यने कल्पना केलेल्या द्वैताचे निराकरण करणं एवढे शास्त्राचे काम आहे अविद्येने कल्पना केलेले जे द्वैत आहे त्या द्वैताचा मोड करणं हिमोड करणं फक्त शास्त्र करत अद्वैताची शुद्धी तत्वदृष्टीने शास्त्र सिद्ध करून देईल पण अद्वैताचा अनुभव मात्र शास्त्र आणून द्यायचं काम करत नाही तत्वदृष्टीने अद्वैत समजावून सांगायचं काम शास्त्र करीन का कस करीन ते असं सांगेल की सुरुवातीला एकमेव अद्वितीय ब्रह्म होत त्याला काय झालं नंतर स्फोरण झालं त्या स्फोरणातून अनंत सृष्टी निर्माण झाली अशा पद्धतीने त्या आम्हाला इकडून तिकडे घेऊन जाईल द्वैताच्या पसाराकडून अद्वैताकडे घेऊन जाईल पण अनुभव त्याकडे घेऊन जाईल तत्वदृष्टीने पण अनुभवाच्या दृष्टीने मात्र ते शास्त्र काही पुरुषात आमच्या विचाराने आम्हाला तो अनुभव झालाय आता ह्या पुरुषाचा विचार आहे तो आपल्याला झालाय मोक्ष उत्पाद्य नाही प्राप्त नाही आणि संस्कार्य नाही अशा पद्धतीचा विचार आपण केलाय पण त्यातला थोडस आणखी तपशील विचार करूया मोक्ष ही एखाद्या संस्काराने मिळणारी वस्तू नाही म्हणून मोक्षासाठी कोणत्याही कार्याची गरज नाही कोणत्याही संस्कारासाठी ज्या वस्तूवर संस्कार करावायचा तिच्यामध्ये काही गुण निर्माण करावा लागतो किंवा त्याचे तुलदोस्त हलवा लागतो हे पूर्व पक्षाच आता उदाहरण कोळशावरती अग्नीचा संस्कार केला की निखारा तयार गुरु कोळसा कसा आहे थंड आहे त्याला अग्नीचा संस्कार केला की त्याचं निखाऱ्यामध्ये रूपांतर होतं म्हणजे कोळशावर अग्निचा संस्कार केला असता ज्याप्रमाणे निखारा तयार केला जातो त्याप्रमाणे आत्म्यावरती साधनेचा संस्कार केला असता मोक्ष मिळतो आता पूर्वपक्षाचं म्हणणं आहे पूर्वपक्षाचं म्हणणं आहे पूर्वपक्षाचं म्हणणं लक्षात ठेवायचं आता दुसरं भाजी धुवून घेतली की तिच्यातला धूळ नावाचा दोष भाजी धूळ असते आता धुवून घेतली की भाजी धूळ नावाचा दोष नाही जाऊर आहे त्याने असा दृष्टांत दिलाय क्या आरसा घासला पूर्वीच्या काही आरसा तयार करण्याची पद्धत होती काय घासायचं लोकंड घासायचं किंवा काच घासायचे काच घासून घासून घासून घासून इतकी गुळून करत प्रतिबिंब दिसलं पाहिजे मग ज्याप्रमाणे काच घासून आरसा तयार त्याप्रमाणे साधना करून ब्रह्म चमकायला लागत साधनेने ब्रम्हज्ञान होत असलं पाहिजे एखाद्या क्रिये आत्मा संस्कार केला असता पूर्वी न दिसलेला आपलाच मोक्ष हा गुण तयार होतो आता का हे काय म्हणतात पूर्वपक्षी मोक्ष हा आत्म्याचा काय आहे गुण आहे किंवा सचित आनंद हे मोक्षाचे गुण आहेत आणि इथेच तर मोठा वाद आहे ब्रह्म निर्गुण असल्यामुळे ब्रह्माला एकही गुण संभवत नाही मग ह्या गुणांचा जो उल्लेख केला आहे तो का केला आहे गुणासारखा वाटणारी जी ती शब्द काय तर त्या उद्देश व्यावृत्ती हाय कायदा शब्द समजून घेतला व्यावृत्ती बऱ्याच गोष्टी आपल्याला होऊन जातात ब्रम्ह सद्रूप चित्रूप आनंद रूप नाही म्हणजे ब्रह्माचे सच्चित आनंद हे गुण नाही मग कसा तरी ते सच्चित रूप आहे आता बोलण्यात बोलणं आहे का आता बोलण्यात बोललं नाही मग असं का बोलावं लागलं याचं एक कारण तुम्हाला आहे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना असतचा अखंड अनुभव आहे असतचा अखंड अनुभव आहे आणि ब्रह्म असत नाही हे सांगण्यासाठी ते सत आहे असं सांगावं नाही तर वास्तविक ब्रह्म सत आहे हे सांगण्याची गरज नाही कारण ब्रह्म सत आहे सांगणारा उपलब्ध तुम्ही असे कोण टिकोजीरा लागून गेला की ब्रह्माला सत म्हणणार ब्रह्माला सत म्हणणारा निर्माण झाला की ध्वित आणि ब्रह्माला सत म्हणणारा निर्माण झाला की पाहणारा एक द्रष्टा झाला एक ब्रह्म दृश्य झालं आणि ब्रह्म दृश्य झालं की ब्रह्माला गुण प्राप्त झाले त्याला अनेक गुण चिकटले अनेक गुण चिकटले की त्याचं निर्गुणत्व हलवून गेले म्हणून असच अनुभव असणाऱ्या ना ब्रह्म सत आहे असं सांगावं लागतं म्हणजे असचच्या निवृत्तीसाठी सत हे पद योजलं गेलं वास्तविक ब्रह्मसत् आहे असं म्हणण्याची सुद्धा सोय नाही असं म्हणण्याचा सुद्धा असताची व्यावृत्ती सत म्हणू शुती मृतानुभावामध्ये आयुष्य मांडलेलं आहे असताचे निवृत्ती सत म्हणू वृत्ती असतच्या निवृत्तीसाठी व्यावृत्तीसाठी सत म्हणण्याची पाळी तसंच अचिच्या निवृत्तीसाठी अच्छ था। अच्छ था नहीं। नहीं। नहीं। नहीं। नहीं चित म्हणण्याची पाळी आहे अचित शब्दाचा जड असा अर्थ अचेतन जड अचित आम्हाला सर्वच जड पदार्थांचा अनुभव ब्रह्म अचेतन नाही हे सांगण्यासाठी ते चित्त आहे असं सांगावं लागलं नाही ब्रह्मचित्त आहे असं म्हणणारा सुद्धा कोणी नाही तसंच आम्हाला अखंड दुःखाचा अनुभव असल्यामुळे ब्रह्माच्या ठिकाणी दुःख नाही हे सांगण्यासाठी ते आनंद माया असं सांगण्याची आनंदमया अभ्यासात असं पुढे सूत्र येईल आनंदमया अभ्यासात असं तऱ्याचं सूत्र ह्याच्या पुढे आहे नंतर बऱ्याच वेळाने पण आनंदमयाभ्यासात नावाचं सूत्र आहे म्हणून सच्चिदानंद ही ब्रह्माची लक्षणं नाही सच्चिदानंद हे ब्रह्माचा गुण नाही त्याप्रमाणे मोक्ष हा ब्रह्माचा गुण नाही तर नित्यमुक्त आहे आता हे तरी काय सांगावं लागेल आम्हाला बंधनाचा अनुभव आहे म्हणून ते नित्यमुक्त आहे असं सांगण्याची पाळी आली नाही तर ब्रह्म नित्यमुक्त सुद्धा तो करा मला एक तक्रार केली आहे विठ्ठलाकडे बोले ना बोलू दे स्वतःही काही बोलत नाही आणि आम्ही जो बोलायला लागलो तू असा आहेस तू असा आहेस तो आमचं तोंड सुद्धा गप्प केल्याशिवाय उभय पक्षी महून आहे तिकडू नाही महून आणि इकडून नाही म्हणून आता मग याची व्यवहार करायचा कसा बोले ना, बोले ना। पार पार बोलू देईना फार तक्रार फार शास्त्रीय तक्रार आहे तू बोलू देत नाही आम्हाला असा असा आहे की आमचं तोंड आणि मी कसं आहे ते तरी सांगावं जरी मी कसं आहे तेही सांगत नाही तू असा आहे जे आम्ही बोलायला तरी ते तेही त्याला खपत नाही त्यामुळे आमच्या दोघातला व्यवहार बंद झालेला आहे आमच्या दोघातली बोलाचाली बंद झालेली आहे आणि आमच्या दोघातली बोलाचाली बंद झाली याचाच अर्थ असा की तुकार विठ्ठलाशी एक रुप झाले बोल ना बोलत ये ना आणि हे जे मौन आहे ते खरं अंतिम मौन आहे पत्करलेलं मौन नाही की ज्यामध्ये खडूच्या बॉक्सेस ठेसून जातात काहीच मौन असा असतोलत नाही खरा आहे रोज एक खडूची बॉक्स लागते कारण डोलायच नाही मग काय जे प्रश्न आहे ते त्याचे उत्तर पाठिंबा लिहून देत देऊन द्या देऊन द्या आता मौन हे मौन इथे अपेक्षित नाही इथे मौन जे आहे दोन्ही बाजूनी मौन आहे बोले ना तू ठीक आहे मौन ते मौन येते आता शंका अशी शंका घेतली की निर्माण होतो असं म्हणले तर आत्मा अनित्य ठरेल आता आणखी एक होत आहे की मोक्ष जर आत्म्यातून मोक्ष निर्माण झाला आत्म्याला मोक्ष झाला आत्म्याला काय झालं आत्म्याला मोक्ष झाला तर मोक्ष आत्म्याचा काय ठरेल